स्कंद सहावा अध्याय तिसरा वृत्रा सुराचा देवांवर विजय वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांनी वृत्राचे स्वस्तिवाचन वाचन केले नंतर तो महाबलाढ्य वृत्र रथारुढ होऊन इंद्राच्या वधासाठी निघाला तेव्हा कित्येक राक्षस देवांच्या द्वेषाने त्याला येऊन मिळाले ते, ते पाहून इंद्राच्या दूताने इंद्राला हा वृत्तांत कथन केला दूत इंद्राला सविस्तर घटना सांगत असता देवगण भयभीत होऊन इंद्राकडे आले ते म्हणाले हे इंद्रा अशुभ पक्षांचे ध्वनी आणि दुश्चिन्हेंक वगैरे पक्षी विकृत सुरात ओरडत आहेत रात्री प्रचंड राक्षसी गृहावर बसून भयंकर शब्द करीत असतात स्वर्ग पृथ्वी अंतरिक्ष उत्पात होत आहेत राक्षंप उल्कापात कोल्ह्यांचे ओरडणे सारखे चालू आहे घरोघर सर्प निघत आहेत अशा प्रकारे दुश्चिन्हे होत आहेत असे देवगणांचे भाषण ऐकल्यावर इंद्र भयग्रस्त झाला त्याने बृहस्पतीला विचारले ब्रम्हन या भयंकर दुश्चिन्हांचे कारण तसेच यावर उपाय काय आपण हे सत्वर सांगा बृहस्पती म्हणाला सहस्राक्ष तुझा घोर पापाचे हे फल आहे म्हणून विचारपूर्वक कर्मे करावीत दुसऱ्याला ताप होईल असे कर्म करू नये दुसऱ्याला पीडा देणाऱ्याचे कधीही भले होत नाही हे इंद्रा तू केलेल्या ब्रम्हत्येमुळे तुला हे फल प्राप्त झाले आहे हा वृत्रासूर देवाना अवध्य आहे त्याच्या बरोबर अनेक दानव येत आहेत त्याला जिंकण्यास अथवाही समर्थ नाही स्थाने सोडून पळून गेले तेव्हा इंद्राने सैन्याला सज्ज राहण्याची आज्ञा दिली इंद्र म्हणाला हे सेवकानु वसु रुद्र अश्विनी वरुण आदित्य पूषा भग वायू कुबे, यम या सर्वांनी युद्ध साहित्य घेऊन विमानातून रणांगणावरून जावे स्वत इंद्र गळजारुढ झाला इकडे वृत्र ही मानसोत्तर पर्वतावर आला इंद्र समोर येऊन संग्रामात सिद्ध झाला दोघांचे शंभर वर्ष युद्ध झाले त्या भयंकर युद्धात वरुण वायुगण यम सूर्य दोघांचे शंभर वर्ष युद्ध झाले त्या भयंकर युद्धात वरुण वायुगण यम सूर्य यांचा क्रमाक्रमाने पराभव झाला इंद्र ही पराभूत होऊन तेथून निघून गेला तेव्हा सर्व देव पळून गेल्याचे अवलोकन करून वृत्रासून आनंदाने पित्याकडे आला तो पित्याला म्हणाला तात मी इंद्रादी दे देवाना युद्धात जिंकून आपले कार्य केले आहे सिंहाला पाहून भिवून पडणाऱ्या मृगाप्रमाणे इंद्र पळाला मी इंद्राचा सुंदर गज आणला आहे हा पहा ऐरावत भ्यालेल्याला मारू नये म्हणून मी त्याचा वध केला नाही आता आपली दुसरी काय आज्ञा आहे ते सांगा हे ऐकून स्पष्ट आनंदाने म्हणाला आज माझे जीवन सफल झाले तू माझा उद्धार केलास हे पुत्रा आता हिताबह गोष्ट आई तू आता स्थिर होऊन तप कर कोणावरही विश्वास ठेवू नकोस कारण इंद्र कपटी असून तुझा शत्रू आहे तपश्चर्यामुळे लक्ष्मी राज्य बल हे सर्व प्राप्त होते तू ब्रम्हदेवाची आराधना करून वर प्राप्त करूंगे। घे ब्रत्येचे पातक केलेल्या इंद्राचा वध कर इंद्राने तुझ्या भावाचा वध केल्यामुळे तो माझा शत्रू आहे माझ्या निरपराधी आणि तपस्वी पुत्राचा वध इंद्राने केल्यामुळे मी दुःखी आहे म्हणून तू माझे दुःख नष्ट करित्याच्या या भाषणाने क्रुद्ध झालेला वृत्र तपासाठी आरण्यात गेला जाऊन त्याने पर्वता स्नान के अन्न उदक वर्ज करून तो करोट तप करू लग वृत्रा तप पहन इंद्र घाबरला त्यात अणावे गंधर्वानक जायोजले वृत्रासूर तपापासन ढलला नहीं अय तीसरा समाप्त